स्कंद पाचवा अध्याय तेविसावा शुंभाच्या दूताबरोबर देवीचे भाषण अशा प्रकारे देवानी देवीची स्तुती केल्यावर देवांच्या रक्षणासाठी तत्पर असलेल्या देवीच्या शरीरापासून दुसरे उत्कृष्ट रूप प्रकट झाले पार्वतीच्या शरीरकोशापासून ती आंबा निघाल्यामुळे सर्वजण तिला कौशिकी असे म्हणतात कौशिकीचा अवतार झाल्याबरोबर पार्वती कृष्णरूप झाली म्हणून ती कालिका नावाने प्रसिद्ध झाली दैत्यांचा नाश आणि देवांचे संरक्षण करणाऱ्या त्या महाघोर कृष्णवर्ण देवीला कालरात्री असेही म्हणतात लावणू लागली ती देवी अंबिका हसत म्हणाली निर्भय असा मी लवकरच तुमच्या शत्रूचा वध करीन देवकार्य करण्यासाठी मी रणामध्ये सहज क्रीडा करीन आणि शुंभ निशुंभा दिकांचा नाश करीन असे म्हणून ती सिंहारुढ देवी कालिकेसह हो शत्रूच्या नगराकडे गेली ती प्रथम उपवनात राहून सर्वांना मोह कसे पशुपक्षी मोहित झाले आणि देव आनंद चंडमुंड हे दोन दैत्य सहजगत्या तेथे आले तेव्हा या दोन्ही देवी त्यांच्या दृष्टीस पडल्या ते सौंदर्य संपन्न रूप पाहून दोघेही मंत्रमुख झाले आणि ते त्वरित शुंभाकडे जाऊन राजाला म्हणाले हे राजा मदनालाही मोह पडेल अशी सर्व लक्षण संपन्न स्त्री सिंहारुढ होऊन येथे आली आहे तिचे सुस्वर गायन गंधर्वस काय पण पृथ्वीवरही कुठे ऐकवत नाही असे आहे हे राजा सर्वांना तल्लीन करीत असे ते गायन ऐकून पशु पक्षीही तिच्या संधीत उभे राहिले आहे हे नृप्रेष्ठा ती कोणाची कन्या याचा शोध करून तिचा आपण स्वीकार करा ती आपणासच योग्य आहे अशा प्रकारची शुभनेत्रा जगतात कोठेही नाही हे भूपते आपण देवांचे सर्वस्व हरण केले आहे तर मग या सुंदरीचा स्वीकार का करीत नाही आपण इंद्राचा ऐरावत पारिजात वृक्ष सप्तमुखी अश्व ही रत्ने बलात्काराने हरण केली आहेत हंस युक्त दिव्य अद्भुत असे ब्रम्हदेवाचे विमान कुबेराचा पद्मसंज्ञक निधी वरुणाचे शुभ्रछत्र वरुणाचा पाश वगैरे सर्व आपण आणि आपल्या भ्रात्याने बला भीतीने सागराने कमलाच्या मालेसहची शक्ती यमाचा दंड आपण जिंकला कामधेनू ही आपण घेतली मेनकादी अप्सराही आपणास वश झाल्या तेव्हा हे दानव श्रेष्ठा ही, ही रत्नरूप स्त्री स्वीकार करण्यास काय हरकत आहे तिच्यामुळे आपल्या रत्नांकित सुंदर महाला शोभास प्राप्त होईल अशी स्त्री त्रैलोक्यातही नाही तरी आपण सत्वर त्या स्त्रीला आणून आपली भार्या करा याप्रमाणे भाषण ऐकताच शुंभासूर जवळ उभा असलेल्या सुग्रीवाला म्हणाला हे सुग्रीवा तू त्वरित जाऊन हे कार्य कर आणि ती सुंदरी आनंदात ये ही येथे येईल असे भाषण कर पुरुषांनी साम आणि दाम या दोनच उपायांनी स्त्रियांना श्रारे रस रसभंग होतो आणि निग्रहाने रसभंग होतो म्हणून ज्ञानी जनाने सदोष मानले आहेत साम आणि दाम असलेल्या नर्मयुक्त मधुर भाषणाने कोणती मदनविमल स्त्री वश होणार नाही शुभाचे हे प्रिय आणि मनोहर भाषण ऐकून सुग्रीव सत्वर जगदंबिकेकडे गेला तेव्हा तेथे सिंहारुढ झालेली ती सुंदर वंदना स्त्री त्याला दिसली तिला प्रणाम करून तो ने म्हणाला हे सुंदरी सौंदर्य संपन्न आणि देवांचा शत्रू जो शुंभ राजा हा सांप्रत त्रैलोक्याधिपती आहे तो शूर असून सर्वांना अजिंक्य आहे तुझ्या स्वरूपाचे वर्णन ऐकून तो मोहित झाला आहे त्याने मला तुझ्याकडे पाठवले आहे हे सुंदरी त्या दैत्याने नम्रतापूर्वक तुला उद्देशून केलेले भाषण तू श्रवण कर तो म्हणाला हे कांते मी सर्व देवांनाही जिंकले आहे आणि त्रैलोक्याचे राज्य करीत आहे मी सांप्रत देवांचे यज्ञभागसुद्धा ग्रहण करीत असतो स्वर्गलोक निस्तत्व आणि रत्नरहित केला आहे कारण मी सर्वच हरण केले आहे हे, हे भामिनी मी त्रैलोक्यातील सर्व रत्नांचा भोगता असून सर्व देव दैत्य मानव माझ्या आधीन आहेत तुझे गुण मी मी मी तुझा दाज है। तुला प्रविष्ट के लिया है। मी उत्तम काय करावे याची क्षण कर ते मी करीन। मदन बिभल दासन स्वीकार कर करून, स्वामी होता है सर्व विषयोपभोगांचा उपभोग घे मी आमरणात तुझ्या आज्ञेत राहील मी सर्वांनाच अवध्य असल्याने तू चिरकाल सौभाग्ययुक्त होईल हे चारुगात्री तुझे मन जेथे रमेल तेथे तू क्रीडा कर मदमक्तदेवी ह्याप्रमाणे त्याच्या भाषणाचा विचार करून तू प्रेमाने जे सांगायचं असेल ते सांग म्हणजे तू दिलेले उत्तर मी शुंभाला निवेदन करीन हे दूताचे भाषण ऐकून देवीने हास्य केले आणि ती देवकार्य तत्पर देवी मधुरवाणीने म्हणाली हे दूता शुंभ निशुंभ या भावांचा पराक्रम आहे देवांचा पराजय करणारा तो शत्रूचा घात करणारा तो सर्व गुणयुक्त असून संपत्ती आणि दातृत्वशील आहे आति अतिशय शूर आणि मदनाप्रमाणे सुंदर आहे तो बत्तीस लक्षणी असून सर्व पुरुषांना अवध्य आहे हे समजल्याने मी त्या महादैत्याला अवलोकन करण्यासाठी आले आहे अरे आपली शोभा वाढवावी म्हणून रत्न हे नेहमी सुवर्णाकडेच येत असते म्हणूनच मी आपला पती अवलोकन करण्यासाठी फार लांबून आले आहे मी भूतलावर असलेले मानव गंधर्व राक्षस आणि इतरही प्रियदर्शनी जन अवलोकन केले पण ते सर्व शुंभाच्या भीतीने थरथर कापत आहेत त्यांना काही एक सुचे झाले आहे शुम्भाचे गुण श्रवण करून मी आज त्याला पाहण्याकरता इथवर आले आहे म्हणून हे महाभाग्यशाली दूता तू जाऊन त्या बलाढ्य शुंभाला एकांताच सांगण्यासारखे माझे भाषण कथन कर हे भूपते तू बलवानामध्ये श्रेष्ठ सुंदरांमध्येही सुंदर दाता गुणी शूर सर्व विद्याविशारद अजेय दक्ष उग्र कुलीन सर्व रत्नांचा उपभोक्ता स्वतंत्र आणि स्वावलंबनाने योग्यतेच चढला आहेस म्हणून तुला पती करण्याची मला खरोखरच इच्छा झाली आहे मी तुला योग्य आहे हे महामते मी स्वतः होऊन तुझ्याकडे प्राप्त झाले आहे पण हे राक्षस राज विवाह संबंधासाठी मला काही तुला सुचवायचं आहे पूर्वी मी माझ्या सखीसह क्रीडा करीत असता स्वतःच्या शरीर गर्वामुळे मी पण केला होता तो असा की जो माझसारखा बलवान आणि माझबरोबर युद्ध करून मला जिंकेल त्यालाच मी वरीन हा माझा पण ऐकून माझ्यासारख्या विस्मित झाल्या करमी एकाएकी क्रूर आणि पण केला म्हणून हे राजा माझा पण स्वतःच्या बलाने शेवटास ने तू अथवा निशुंभाने कोणीही मला रणात जिंकावे नंतरच मी तुझ्याशी विवाह करीन अध्या तेविसावा समाप्त